डॉक्टर सी देसाई यांनी मराठी ओविबद्ध केलेल्या मुगल पुराणातील बावीसावा अध्याय आता मी वाचणार आहे त्याचे नाव आहे मुद्गल, मुद्गल वरप्रदानम। ओम श्री गणेशाय न महा सुत म्हणती तै मुद्गल मुनी गणेशवचन ऐकून भक्तिभावपूर्ण मनी, मनी। प्रणिपात करून प्रार प्रार्थिती तया हर्षपूर्ण मानसे होती गणेशासी म्हणती का लोभ दावीसी माते धुंढे वर दान मज नको मज काही न्यून नसत परी तुझा आग्रह असत म्हणून मी वर मागत दृढ भक्ती देई तुझी ती भक्ती राहो अखंडित संपूर्ण प्रेमपूर्ण ममन मनात जेथे जेथे असेल जगात तेथे गणेशात संपूर्ण भक्ती मुद्गलांचे वचन मुद्गला संतोष पावला गजानन मने माझी भक्ती अन्योन्य अचल संपूर्ण तव चित्तांत तदैवती राहील निश्चित तुझ असे भाग्यवंत कोणीही या त्रैलोक्यात माझ्या भक्ति तर ती भक्ती नवविधा असत विप्रा तुझ्या चित्तात रसदा एकच वसतो दहावा प्रकार त्यात श्रवण कीर्तन पादसेवन अर्चन वंदन दास्य उपान सख्य देह निवेदन ऐसी न विविध असे नव चिन्हांकित सांगेन भक्त महिमा तुझ पावन तेनेच जनांच भक्ती लाभन कल्याण त्यांचे होईल माझ्या गुणांचे श्रवण ऐकल्यावरी त्यांचे मनन त्यानंतर तत्सम आचार करून अनुभव प्रत्यक्ष लावेल रसोत्पत्तींचा अनुभव घेऊन नंतर करावे गुणांचे श्रवण तेने जंतु होय पावन अद्वितीय रस अनुभविता दुसरे काही ऐकण्यास जेव्हा नरूचे मनास तेव्हा श्रवणात्मिका भक्तीस संपूर्णता प्राप्त होते ऐशा भक्ताच्या कानात मी वसतो अविरत त्याच्या भक्तीने मुग्ध होत ऐशी जाण श्रवण भक्ती, भक्ती। माझा गुणांचे कीर्तन सदैव रसदायक खरिता मन अन्य कीर्तनी भावन राहून रसनिर्मिती मनी होय तेव्हा कीर्तनात्मिका भक्ती होत सुसंपूर्ण प्रेमयुक्त ऐशा भक्ताच्या जिव्हाग्री वसत सदैव मी मुद्गला तदनंतर स्मरण रूपा भक्ती माझा माझ्या कार्याची स्मृती सतत व्रत पूजा सावधान सर्व काळ ऐशा भक्ताच्या स्मरणी वसत भक्तीभोगार्थ मी च स सतत माझे चरण कमल सत्य असत अन्य सारे असत्य त्यांरणांचा सा आश्रय घेतो मुद्गल मुने जो जगात पाद सेवन भक्ती जेव्हा चित्तात त्याच्या ते, आळसरहित देहात मी निश्चल राहत तदनंतर सांगोपांगतो करीत माझे कर्मप्रेमाने अर्चनात्मिका भक्ती प्राप्त आयशा भावे नरास होत त्याच्या भक्तिभावे प्रभावित माझा निवास तिथ होय वेदादींचा विचार करिता माझ्या सम दुजा नसता मीच श्रेष्ठ हा विचार पटतो पटता वंदन भक्ती सिद्ध होते माझ्या विना ज्याच्या चित्तात अन्य कोणी कोणीही न प्रतिष्ठित त्याच्या त्या श्रेष्ठ भावात सदैव मी राहत असे भक्ती भोक्ता होऊन अन्यत्र श्रेष्ठत्व दूर करून गाणपत्य संप्रदायी अभिमान यथा यथा काल निर्माण करी गणेश उपासना मार्ग शास्त्रात वर्णीला असे अद्भुत तो जाणून तत्सम होत गणेश भक्त तदनंतर स्वभावत मला भजत गणेश मी हे मनी जाणित तेव्हा भक्ती सुफलित होते निश्चित भक्तिमार्गी गाणपत्य स्वभावात मीच त्यास दृढ करीत दासे भक्ती तेने होत एकनिष्ठा प्रकाशित जैसे मित्राजवळी गौप्य नसला नसत बाह्यांतर सारे मित्र जाणत तैसा बाह्यांतरी दमभहीन होत माझ्या माझ्या भजनी सरत सदा ऐशा भक्ता सख्य प्राप्त माझे सदै माझे सदैव या जगतात गणेश्वर सर्वही हि जाणित जे जे माझ्या मनी असे सर्वांच्या हृदयी तो वसत सर्व भाव तो जाणित ऐषा विचारे भययुक्त भक्त न करी अविचारो अनन्य भावे मजमजत भक्ति लोलप मी तदा, तदा होत त्याच्या कृतीने मोहित मैत्रीत त्याच्या दृढ आहे पंचदा चित्तभूमी असत तिचा तेव्हा त्याग करीत मीचा गणेश ऐसा निश्चित निश्चय तेव्हा होत असे अहमभाव विहीन होता भक्तिभावाची होय सांगता तेव्हा अभिन्नता चित्ता येई ऐसे ये जाण नवविधा भक्ती करीत माझी जो भक्त रसयुक्त माझ्या रसां वाचून चित्त क्षण मात्र ही तदा स्थिती होता प्राप्त माझा संपूर्ण भक्त होतो त्याच्या मोहे मी संयुक्त सदैव राह त्या जवळी एक क्षण हि त्याचा विरह होता मम चित्ता हो धन्य हो हो करी सतो मज आवडतात जगतात भक्तीभावे बद्ध होतो राहतो भक्त हृदय नाना विधा नरमला भजती नाना नवविधा भक्ती जगी असती तेथ त्यांची नवविधा भक्त जगे असती तेथ त्यांची अधिक आसक्ती त्या भक्तीच थोरतो ज्या भक्तीच रसोत्पत्ती अधिक उपजे स्व चित्ती त्या भक्तीची मुख्यत्वे प्रचि नवविधा भक्तीत जाणावी ऐशा नवविधा भक्तीत भक्त राज जे प्रख्यात त्यांची नावे मी कथित महाभागा ऐकाता माझ्या गुणांच्या श्रवणात ज्याला अधिक रस वाटत ऐसा भक्तीराज खैत कार्तिकेय प्रख्यात माझ्या भक्तीमाण सर्व जीवांचा आत्मा असत सूर्य सूर्यदेव जो तेजयुक्त तो, तो, तो माझ्या कीर्तन भक्ती अधिक रमला भक्तीभावे रामचंद्र स्मरण भक्तित पार्वती पादसेवन भक्ती रत महाविष्णु स्वयं रमत अर्चना भक्ती माझ्या सदा वंदन भक्ती सर्व भावे करीत भक्त राजेंद्र शंकर अविरत भक्ता दिप परशुराम होतो, दासय भक्तीत मग्न सदा सख्य भक्तीत चतुर्मुख करीत भक्तांचा जो अग्रणी असत वयास की शुक्राचार्य प्रख्यात आत्मनिवेदन भक्ती करी हे सर्व भक्त राज कथिले ते सर्व हि अंतराय विहीन झाले तथापि मजना विसरले ब्रम्हभूत परी भजती त्या सर्वांचा राजा तू असत मुद्वभावयुक्त तू भजशील विशेष स्थान तुझ प्राप्त माझा भक्त राज पूर्ण भक्तीयुक्त आज पासून तुझ सम न झाला न होईल माझा भक्त ऐसा विमल भक्तीचे बळ अतुळ अधिन तुझ्या मी सर्वदा तुझ्या शरीरावर नि वाहत वारा तो हि पावन सत तुझ्या दृष्टीने जगतात स्पर्शाने पावन होतील प्राणी बु, ब्रह्म बुद्धियुक्त चे होतील पीडा त्यांची सर्व निरसेल ऐसे वरदान अमलो, देवन पावले अंतर्थान सुतमणती ब्रह्मनायक, गणेश भक्तांशी सुखकारक त्याच्या वचने मानिती लोक सर्वश्रेष्ठ मुदगला सी मुदगलांचे चरित्र ऐकेल अथवा जो हे वाचील भाव भक्तीने ऐकविल श्रद्धायुक्त जगीजो त्यास सर्व अर्थ प्राप्त अखिल भोग जगतात अंती ब्रह्ममय तो होत ऐशी कृपा विघ्नेशाची ओम इति श्री मदांते पुराणोप निषदी महापुराणे प्रथम प्रथमखंडे वक्रतुंडचरित वक्रतुंड चरिते मद्गल वरद प्रदानम नाम प्रधानमशोध्याय स्री गजानपणमस्तु अध्याय बावीसा संपूर्ण